ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत पुराण स्कंद नववा अध्याय पहिला वैवस्वत मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा परीक्षितानं विचारले भगवंत सर्व मन्वंतरे आणि त्यात अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचे आपण केलेले वर्णन मी ऐकले मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रताने भगवंतांची सेवा करून ज्ञान प्राप्त करून घेतले आणि तोच या कल्पामध्ये वैवस्वत मनु झाला आपण त्याचे आणि इक्ष्वाकू इत्यादी त्याच्या राजे झालेल्या पत्रांचे सुद्धा वर्णन केले ब्रह्मन आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्रे वेगवेगळी वर्णन करा महाभाग हे ऐकण्याची आम्हाला नेहमीच उत्सुकता असते वैवस्वत मनूच्या वंशामध्ये होऊन गेलि सध्याच्या आणि पुढे होणाऱ्या सर्व पवित्रकीर्ती पुरुषांच्या पराक्रमाचे वर्णन करा सूत म्हणतात वेध जाणणाऱ्या ऋषींच्या सभेमध राजा परीक्षितान जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा धर्माचे परममर्मज्ञ जाणणारे भगवान श्री शुकदेव म्हणाले परीक्षिता मनुवंशाचे वर्णन तू थोडक्यात आई शेकडो वर्षांमधि सुद्धा त्याच विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही जे परमप्रुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत प्रलयाच्या वेळी फक्त तो त्यावेळी हिविश्व किंवा त्यातील काहीही नव्हत महाराज त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमळकळी प्रगट झाली त्यातच चतुर्मुख ब्रम्हदेवाचा आविर्भाव झाला ब्रम्हदेवाच्या मनापासून मलिची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप त्यांना दक्षकन्या आदितीपासून विवस्वान म्हणजे सूर्य हा पुत्र झाला विवस्वानाच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्ध देव जन्म झाला परीक्षिता संयमी राजा श्राद्धदेवाला श्रद्धेपासून दहा पुत्र झाले इक्षवाकू नृग शर्याती दिष्ट, दि करुष नरिशंत पृषद्र नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती प्रथमनुला पुत्र नव्हता म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वशिष्ठांनी संतान प्राप्तीसाठी त्याच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करता फक्त दूध पिहून राहणाऱ्या वैवस्वत मनूची धर्मपत्नी श्रद्धेने होत्याकडे जाऊन मला कन्याभावी अशी यज्ञाच्या प्रारंभी प्रार्थना केली तेव्हा अध्वर्यूच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने श्रद्धेने जे सांगितले होते त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषटकाराचा उच्चार करीत कन्या भावी यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली होत्याने अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली तिला पाहून मनुला वाईट वाटली आणि तो गुरु वशिष्ठांना म्हणाला भगवान आपण मंत्र आहात आपले कर्म असे विपरीत फल देणारे कसे झाले अहो हे फार वाईट झाले वैदिक मंत्राचे असे विपरीत फल असता कामा नये आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे आपण जितेंद्रिय सुद्धा आहात त्याच बरोबर तपश्चरेने निष्पाप झालेले आहात देवतांनी असत्य बोलावे त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला आमचे वृद्ध प्रपितामह महर्षी वशिष्ठांनी त्याचे हे म्हणणे ऐकून ओळखले कि होत्याने विपरीत संकल्प केला म्हणून ते वैवस्वत मनोला म्हणाले राजन तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पामुळेच आमचा संकल्प योग्य रीतीने पूरा झाला नाही तरी सुद्धा माझ्या तपाचा प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईल परीक्षिता परमयशस्वी महर्षी वशिष्ठांनी असा निश्चय करून त्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष बनवण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींनी संतुष्ट होऊन त्यांना मागितलेला वर दिला त्यामुळेच ती कन्याच सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली महाराज सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधू देशाचा घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यांसह मनामध्ये दे गेला वीर सुद्युम्न कवच अंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच एक अत्यंत अद्भूत बाण घेऊन हरणांचा पाठलाग करीत उत्तर दिशेकडे पुष्कळ लांब गेला शेवटी सुद्युम्न वेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनामध्ये गेला त्या वनात भगवान शंकर पार्वती सह विहार करीत असतात हे राजा त्यात प्रवेश करताच वीरवर सुद्युम्नाला आपण स्त्री झालो असून घोडाच घोडी झाली आहे असे दिसले त्याचबरोबर त्याचा सर्वसेवक वर्गसुद्धा स्वतःला स्त्री रुपात पाहून उदासपणे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला परीक्षिताने विचारले भगवान त्या जागी असा विचित्र प्रकार कसा काय झाला ती जागा अशी कोणी केली आपण आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे कारण आम्हाला अतिशय कुतूहल आहे श्री शुक एके दिवशी भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करीत त्या वनामध्ये गेले त्यावेळी अंबिका देवीचे वस्त्र थोडेसे घसरलेले होते ऋषीना अचानक आलेचे पाहून ती अत्यंत लज्जित झाली ताबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवरून उठून तिने वस्त्र सावरले पुरुषी पुरुषीसुद्धा गौरी शंकर यावेळी विहार करीत आहेत असे पाहून तिथून मागे फिरून नरनारायणांच्या आश्रमाकडे निघून गेल त्याचवेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाल की माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करील तो स्त्री होईल जव्हापासून पुरुषच्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाही आता सुद्युग्न स्त्री झाला होता म्हणून तो स्त्रिया झालखा आपल्या सेवकांच्यासह एका मनातून दुसऱ्या मनात याप्रमाणे फिरू लागला त्याचवेळी भगवान बुद्धाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्री विहार करीत असलेली पाहून ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा केली चंद्रकुमार बुध आपला पती भावा असे त्या स्त्रीला सुद्धा वाटले त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरमा नावाचा पुत्र झाला अशा प्रकारे मनुपुत्र राजा सुद्युन स्त्री झाला आम्ही असे ऐकले आहे की त्याने त्या अवस्थेत आपले कुलपुरोहित वशिष्ठांचे स्मरण केले सुद्युम्नाची ही दशा पाहून दयाळू वशिष्ठांना खूप वाईट वाटले त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा पुरुष बनवण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली। भगवान शंकर वशिष्ठांवर प्रसन्न झाले परीक्षिता त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करीत आणि आपली वाणीही सत्य राखीत असे म्हटल वशिष्ठा तुमचा हा यजमान एक महिना पुरुष आणि एक महिना स्त्री राहील या व्यवस्थेनुसार सुद्धीम्नाने खुशाल पृथ्वीचे राज्य करावे वशिष्ठांच्या अनुग्रहाने या व्यवस्थनुसार इच्छित पुरुषत्व मिळवून सुद्युम्न पृथ्वीचं पालन करू लागला परंतु प्रजा त्याचा मान राखित नसे। उत्कल गय आणि विमल असे त्याला तीन पुत्र झाल परीक्षिता तर्वजण दक्षिणकडील राज्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुद्यूम्न यानि आपला पुत्र पुरुरवा याला राज्य दिल आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी तो वनामधून गिला अध्याय पहिला समाप्त